वामिकी रामायण अयोध्याकांड सर्गसतरावा सुरुजना करून तो राम रथात बसून जिकडे तिकडे पताका ध्वजे फडफडत असलेल्या आणि मूल्यवान अगुरुचा धूप घातलेल्या नगराचे दर्शन घेत चालला ते विविध जनांनी भरलेले ढगासारख्या पांढरट गृहाने शोभायमान दिसणारे नगर पाहत अगुरुचा धूप घातलेल्या राजमार्गाच्या मध्यावरून राम चालला उत्तम राज रस्त्यावर मुख्य मुख्य चंदनाचे आणि आगुरूंचे तसेच उत्तम उत्तम सुगंधी द्रव्यांचे ढीग लागले होते तसेच ताग वस्त्रे आणि रेशमी वस्त्रे यांच्या थप्प्या लागलेल्या होत्या ओलेले मोती आणि उत्तम स्फटिकमणी यांच्या योगाने तो उत्कृष्ट विस्तीर्ण राजमार्ग शोभत होता नाना प्रकारच्या पुष्पानी आणि हलक्या व किमती खाद्य पदार्थांनी दोन्ही बाजू भरलेला तो राजपथ रामाने स्वर्गात इंद्राने पाहत असा पाहिला दही अक्षता कच्चे तूप लाह्या धूप अगुरु चंदन नाना प्रकारची फुले सुगंधी द्रव्य आणि त्या राजरस्त्याच्या चौकाची नित्य पूजा केली जात होती राम जात असताना अनेकांनी अनेक प्रकारची आशीर्वच उच्चारली ती त्याने ऐकली जशी त्यांची योग्यता तशा रीतीने सर्व माणसांचा आदर करीत तो जात होता तुझ्या वाढवडिला जो मार्ग आचरला तो आता अभिषेक झाल्यावर संपादून तसाच आचार्याच्या पित्याने आणि सर्व पितामहाने आणि सर्व प्रपिता महानी जसे आमचे पालन पोषण केले त्याहुने सुखात राम राजा झाला म्हणजे आम्ही राहू राम चालला आहे तो जर राजा पाहिला तर आज आम्ही जे भोगत आहोत ते आणि परमार्थ से पुढे काय होमार्थ त्याच्या पुढे काय हो अत्यंत तेजश्री रामाला राज्याभिषेक होणे याहून अधिक प्रिया दुसरे काहीही असणार नाही या आणि अशा सुरवांच्या चाललेल्या आपली चोरवे घाणाऱ्या गोष्टी ऐकत पण त्यात न अडकता राम राजमार्गावरून चालला माणसाना ओलांडून राम पुढे पण कोणाही माणसाला त्या नरो डोळे काढून घेणे शक्य होत नव्हते ज्याने रामाना पाहिले नाही आणि ज्याला रामाने पाहिले नाही तो कसला माणूस अशी जो तो आपली आपणच निंदा करीत होता तो धर्मात्मा सर्व वर्णावर तसेच चारही वयोवस्थांच्या वयोस्था, माणसांविषयी सद्भाव बाळगत होता त्यामुळे ते त्याच्याशी एकनिष्ठ होते अनेक चौक देवार्ग देवाल यांना उजवी घालून तो राजकुमार चालला होता तो राजगृहाच्या जवळ आला त्याच्या सभोवर मेघांच्या झुंडीप्रमाणे दिसणारे आणि कैलास शिखराप्रमाणे उंच असे झगमगित मोठमोठे प्रासाद होते त्यांची शिखरे पांडुरक्या रंगाच्या विमानाप्रमाणे आकाशाला जणून गवसणी घालत होती तसेच रत्नझडीतील जाळ्याने शृंगारले क्रीडागृहही त्यात होते राजपुत्राने त्या इंद्रभुवनासारख्या पृथ्वी तलावत हो, उत्कृष्ट असलेल्या पित्याच्या गृहात प्रवेश केला तो त्यावेळी कांतीने तळपत होता धनुर्धारी वीरांचा पहारा असलेल्या तीन कक्षा त्याने घोड्यांच्या रथातून ओलांडल्या आणि पुढच्या दोन कक्षा त्या नरश्रेष्ठाने पायी ओलांडल्या त्या सर्व कक्षा पार करून तो दशरथ पुत्र सोबत आलेल्या सर्व लोकांना परतवून त्या निर्मळ अंतपुरात गेला, आता गेला तो राजकुमार पित्याकडे गेला तेव्हा सर्व लोक आनंदित झाले आणि सागराने जशी चंद्र केव्हा उगवतो याची वाट पाहावी तसे तो केव्हा बाहेर येतो याची वाट पाहू लागले अयोध्या खंडाचा सर्ग समाप्त